स्कंद चौथा अध्याय दहावा शुक्राचार्यांचे विष्णूचे अंश होते शांत तपोधन तीर्थक्षेत्रावर वास्तव्य करणारे सत्वगुणांनी युक्त कंद मुलावर आहार घेणारे धर्मपुत्र महात्मे तपस्वी सत्यनिष्ठ असे ते असताना देखील ते दोघे जण क्रोधायमान कसे झाले खरोखरीस त्या अत्युद्ध तपश्चर्याचा त्याग त्यांनी केला आणि ते रणामध्ये युद्ध प्रवृत्त होऊन कसे बरे हे मुने मी अत्यंत शंकित झालो आहे देवांची हजार वर्षे संपूर्ण होईपर्यंत त्यांनी समाधी आणि ध्यानाच्या सुखाचा अवघेर करून ते मुनी प्रल्हादाशी का लढले असे युद्ध करण्याचे कारण काय हे महाभाग्यवान व्यास मने, आपण ह्याविषयी मला विस्ताराने सांगावे खरोखरच कनक आणि कांता हेच युद्धाचे कारण असते पण दोघांनाही युद्धाची इच्छा का व्हावी त्यांनी कोणता उद्देश मनात ठेवून तप केले मोह सुख स्वर्ग या उद्देशांनी त्यांनी तप केले का ते मुनी शांत होते त्यांनी इष्ट फे प्राप्त करून देणारे अद्भुत झाले तपश्चरेमुळे अगोदरच देहाला कष्ट झाले असताना त्यांनी युद्ध करून देहाला पीडा का दिली का पीडा हेच फल त्यांना प्राप्त झाले कारण हजार दिव्य वर्षे युद्ध केल्याने त्यांना फारच पीडा झाली असणार राज्य धन स्त्री गृह यापैकी कोणतेही कारण नसताना त्यांनी युद्ध केले तेव्हा युद्धाचे कारण तरी कोणते घडले पुराण धर्मजाला ज्याला समजला आहे असा पुरुष विनाकारण युद्ध प्रवृत्त कसा होईल तेव्हा हे धर्मज्ञ मुने ज्याची बुद्धी श्रेष्ठ आहे असा पुरुष दुःखप्रत कर्मे न करता नेहमीच सुखप्रत कर्मेच करीत असतो आजपर्यंतची परंपरा अशीच आहे पण हे धर्मपुत्र हरीचे अंश सर्वज्ञ सर्वभूषित नरनारायण त्यांनी धर्माचा नाश आणि दुःख उत्पन्न करणारे युद्ध का केलेूपी महाफल प्राप्त करून देणाऱ्या समाधीचा त्यांनी त्याग का केला हे कृष्णद्वैपायन म्हणे मूर्ख सुद्धा असा भयंकर संग्राम करण्याची इच्छा करणार नाही ययाती राजा स्वर्गच्यूत झाला अहंकार झाल्यामुळेच त्याला इंद्राने खाली पाडली यज्ञकर्ता दानशूर आणि धार्मी अशा त्या ययाती राजाला त्याने स्वतःच्या प्रशंसेचा उद्गार काढताच इंद्राने त्याला भूलोकी ढकलले तात्पर्य अहंकार हेच युद्धाचे कारण आहे म्हणून हे मुने प्रल्हाद आणि नरनारायण यांच्या युद्धाचे श्रेष्ठ कारण कोणते जन्मेजे संसार संशयसागरात बुडाल्याचे अवलोकन करून व्यासमुनी म्हणाले हे राजा संसाराच्या मुळाशी तीन प्रकारचा अहंकार असतो असे धर्माचा निश्चित बोध झालेल्या मुनी सांगितले आहे देहधारी मुनी हातून त्या अहंकाराचा त्याग होणे संभवनीय नाही तप दान यज्ञ वगैरे प्रवृत्ती सात्विक किंवा राजस अहंकारामुळे उत्पन्न होतात पण हे महाभाग्यशाली जन्मेजया तामस अहंकारामुळे कलह निर्माण होत असतो हे राजराजेश्वर हा रा अहंकार हाच एकमेव कारण आहे हे विश्व जिथे अहंकारातून उत्पन्न झाले आहे तिथे या विश्वातील चाराचर प्राणी प्राणी अहंकारा वाचून कसा असेल हे भूपते ब्रह्मा विष्णू महेश्वर हे जर स्वतः अहंकारांनी युक्त आहेत तर मग इतर मुनी वगैरे हवी कशाला हे चराचर विश्व ब्रह्मांड अहंकाराने परिपूर्ण आहे म्हणून पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू या गोष्टी घडतात आणि त्यामुळे सर्व प्राणी भ्रमण करीत राहून कर्माच्या अधीन झालेले असतात देव तीर्थ प्राणी मात्र आणि मानव या सर्वांचे भ्रमण अहंकारामुळेच होत असून वास्तविक ते भ्रमण चक्राप्रमाणे निष्फलच असते या प्रचंड संसारसागरात उच्च अथवा नीच योनीमध्ये विष्णूने जेवढे अवतार घेतले त्यांची संख्या कोणाला सांगता येईल काय तो श्री हरि नर नारायण मत्स्य कुर्म वराह नारसिंह वामन अशा रूपाने अवतार घेतो आणि प्रत्येक युगात तो भक्तांचे दुःख नाहीसे करतो पण असा तो भक्त वत्सल जगन्नाथ ही दैवाधीन आहे म्हणून त्याला स्वतःच्या अनेक अवतार घ्यावे लागतात हे राजा सातव्या वैवस्वत मन्वंतरात भगवान श्रीहरीने कोणते अवतार धारण केले ते आता मी तुला सांगतो तू शांतचित्ताने श्रवण कर हे महाराज सूर्यश्रेष्ठ संपूर्ण विश्वाचे आधिपत्य करणारा असा जो भगवान विष्णू त्यांनी भृगूच्या शापामुळे अनेक विविध अवतार धारण केले जन्मग्रस्त होऊन व्यासा महाभाग्यशाली पूर्वज माझ्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत भृगुने विष्णूला का शाप दिला हे मुने हरिने त्या मुनीचे अप्रिय असे काय केले अशा प्रकारे शाप देण्यासाठी भृगूला रागाचे कोणते कारण निर्माण झाले व्याज सांगू लागले हे जन्मे आता भृगूने शाप का दिला याचे कारण मी तुला सांगतो फार वर्षापूर्वी कश्यपाचा पुत्र हिरण्य कश्यपू या नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी दैत्यांनी देवांशी परस्पर युद्ध सुरू केले त्या युद्धामुळे सर्व संकटग्रस्त होऊन व्यापून गेले सर्व चराचर व्याकुळ झाले अखेर त्या हिरण्य राजाचा वध झाला त्यानंतर त्याचा पुत्र भक्त श्रेष्ठ प्रल्हाद राज्य करू लागला पुढे काही काळाने तो शत्रूंचा नाश करणारा प्रल्हादही देवांना प्रल्हाद या दोघातही प्रचंड युद्ध सुरू झाले तेव्हा ते घोर उत्पन्न करणारे प्रचंड युद्ध प्रल्हाद आणि देव यामध्ये शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंत टिकले शेवटी त्या युद्धामध्ये त्या प्रल्हादाचा पराभव झाला हो त्यामुळे तो अधिकच खिन्न झाला त्याने उदार होऊन विरोचनाचा पुत्र बली यास राज्यावर बसवले आणि तो स्वतः मात्र पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला अशा प्रकारे बला मिळाल्यावर तो देवांशी शत्रुत्व करू लागला त्यामुळे दैत्यराज बली आणि देव यामध्ये दे प्रचंड युद्ध सुरू झाले इंद्र विष्णू यांनी देवांना पूर्णपणे सहाय्य केल्यामुळे दैत्यांचा पराभव झाला देवांनी बलिला राज्यापासून भ्रष्ट केले अखेर पराभूत होऊन सर्व दैत्य शुक्राचार शरण गेले शुक्राचारकडे जाऊन ते त्यांना म्हणाले हे ब्राह्मण सहाय्य का बरे करीत नाही आपण मंत्र व्यक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात असे असतानाही आपण जर आम्हाला मदत करणार नसाल तर आम्ही सर्वजण आता रसातलात वस्तीला जातो कारण सांप्रत या ठिकाणी राहण्यास आम्ही सामर्थ्यशील नाही अशा रीतीने दैत्यांनी शुक्राचार्यांना विनंती केल्यावर तो दयेचा सागर काव्यमुनी शुक्राचार्य त्यांना म्हणाला दैत्य हो तुम्ही कसलीही भीती बाळगू नका हे असुर हो मी आपल्या तेजोबलाने तुम्हाला येथेच धारण करीन मंत्र आणि औषधे यांचा प्रयोग करून मी तुमचा सहाय्य करता म्हणून तुम्ही धैर्य करून निश्चिंत सर्व दैत्य ही ही कर आधार दिल्याचे देवाना सांगितले काव्य मुनीच्या मंत्राचे सामर्थ्य देव जाणून होते त्यामुळे ते अतिशय चिंताक्रांत होऊन विचारविनिमय करू लागले देवाने एकत्र येऊन मार्ग काढण्याचे ठरवले दानवानी अद्याप आपणाला आपल्या या स्थानापासून भ्रष्ट केलेले नाही तोपर्यंतच आपण शेष उरतील त्यांना पाताला ढुकलून देऊ एकदम गर्दी करून आपण युद्ध सुरू करू अशा प्रकारे त्या क्रोधायमान झालेल्या देवानी विचार केला हातात शस्त्रे धारण करून ते सर्वजण दैत्यांकडे निघाले प्रत्यक्ष हरीची चाज्ञा झाल्यामुळे ते देव दानवांच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचले दैत्य आणि देव यांच्यात प्रचंड युद्ध सुरू झाले त्या युद्धात दानवांचा वध होऊ लागला तेव्हा भयभीत आणि त्रस्त होऊन ते सर्वजण काव्यमनी कडे गेले ते काव्याने म्हणाले हे भाग्यवान आमचे रक्षण करा आमचे रक्षण करा देवाने अत्यंत जर्जर केलेल्या दैत्यांना शुक्राचार्यांनी अभय दिले मंत्र आणि औषधे यांचे सामर्थ्य जवळ असल्याने ते म्हणाले दैत्यानो भिवू नका धीर धरा काम्युनी शुक्राचार्य दृष्टी पडताच देव विस्मित झाले आणि दानवाना तेथे सोडून ते, ते आपापल्या स्थानी सत्वर निघून गेले अध्याय दहावा समाप्त